स्वप्न खूप जोराचा पाऊस पडत होता मिनी खिडकीतून पावसाकडे पाहत होती तिला पाऊस फार आवडत असे थोड्या वेळानं पाऊस थांबला मिनी आणि तिची लहान बहीण राणी पळत पळत बाहेर गेल्या छप्परावरून पाण्याचं थेंब गळत होते दोघी आपला हात पसरून ते थेंब पकडायला लागल्या रस्त्यावरच्या लहान लहान खड्ड्यात पावसाचं पाणी जमलं होतं दोन्ही बहिणी त्यात उड्या मारत खेळू लागल्या तेवढ्यात आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसायला लागलं ला। तांबडा निळा पिवळा हिरवा जांभडा असा किती रंग होते त्यात मिनी आश्चर्यानं पाहत राहिली इंद्रधनुष्य तिला एखाद्या पुलासारखंच वाटले तिच्या मनात विचार आला हा पूल कुठे बरे जात असेल ती स्वप्नात हरवून गेली हळूहळू ती ते पुलावरून चालायला लागली चालत चालत ती आकाशातून चक्कर मारून आली ताई आई बोलवतीये असा राणीचा आवाज ऐकल्यावरच ती जमिनीवर उतरली दुसऱ्या दिवशी मिनी आणि राणी शाळेल नेऊन परत येत होत्या तेव्हा आकाशात उगणारा एक बगडा मिनीला दिसला क्षणभर मिनीनं डोळे मिटले स्वप्नातच ती पुन्हा आकाशात उडू लागली खूप जंगल डोंगर नद्या आणि शहरांवरून ती फेरफटका मारून आली तिला खूप मजेच्या आणि आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या त्या गावात अनेक वर्षापूर्वीच्या खूप दगडी मूर्ती होत्या जुन्या इमारती आणि देवळे सुंदर होती मिनी त्यांच्याकडे टक लावून पाहत बसली की स्वप्नात हरवून जायची आपल्याला आवडलेल्या मूर्तीची मनातल्या मनात मना चित्र काढायची ती मी आपल्या बहिणीला सांगायची मी मोठी झाल्यावर अशाच मूर्ती बनवणार आहे मिनीच्या घरजवळ एक तलाव होता तलावाच्या पायऱ्यांवर मिनी पाण्यातल्या माशांचा खेळ पाहत बसायची पाहता पाहता ती स्वतः एक मासळी व्हायची कधी समुद्राच्या लाटांवर तरंगायची तर कधी खोल समुद्राच्या तळाशी जायची तू कसला विचार करतेस मला पण सांग ना एकदा राणीनं हे हट्ट धरला मग मिनीनं आपल्या स्वप्नांबद्दल राणीला सांगितले मिनीच्या स्वप्नाची गोष्ट ऐकून राणीला फारच मजा वाटली ती म्हणाली तू जिथे जिथे जाशील तिथे मला पण नेशील ना मिनी हसून म्हणाली हो नेन की आपण दोघी मिळून गेलो तर आणखीच मजा येईल की